केशवराव माहित महित नहीं धक्का बसेल आणि धक्का कारण बसने कि राष्ट्रगीत राष्ट्र निमित्त कर प्रत्येकाने गाच गीत समारख जो गाण नाट्य गीत कि भजन हाथा का प्रिय पहा वंदे मात्र दोन्ही सारखंच आहे ताना मारायच्या त्यामध्ये तिहाई वगैरे घ्यायची या मिनी म्हटल्यानंतर यामध्ये म्हणजे मिनी नंतर आणून घ्यायची आता ही कल्पना तेव्हा कशी चालली का कराव असं वाटलं तर केशवराव भोळे हे काय संवेदनाशील नव्हते काय जाणकार नव्हते एकूण राष्ट्र कल्पना आणि राष्ट्रगीताला वेगळं स्थान काय असावं याविषयीचं कन्फ्युजन होत किंवा मतमतांतर होते म्हणून हे होत होत आणि म्हणून आपल्याला हळूहळू हळू कळायला लागलं ला। की अरे राष्ट्रगीत म्हणल्यानंतर ते सोपं हवं गाण्यासाठी निमित्त शोधून एक चाला एक बरं मिळालंय असं करू नका कारण ह्या ताना वगैरे ऐकल्यानंतर मगाशी म्हंटल तसं म्हणजे उलट्या तऱ्हेनं जर विचार केला तर हा राष्ट्रगीताचा अवमान म्हणायला पाहिजे की दुसऱ्या कोणालाही मी ह्याच्यात येऊन देणार नाही कारण मी आता असे ताण मारत सुटल तो कोण दुसरा माणूस गाईल माझ्या म्हणजे दुसऱ्याला न येऊन देण्यासाठी वापरायचं आणखीन एक गीत मिळालं अशी जर गायकाची भूमिका असेल तर राष्ट्रगीत सिद्ध होऊ शकत नाही आणि कृपा करून हे ध्यानात घ्या की आपण अशा एका काळाविषयी बोलतोय की जेव्हा ह्या कल्पनेचं पूर्ण स्वरूप स्पष्ट झालेलं नव्हतं आणि माणसं ज्याला आपण ग्रोपिंग इन द डार्क म्हणतो तसं चालू होतंय तेव्हा आज आपण जी राष्ट्रगीताची व्याख्या करू ती तेव्हा उपलब्ध नव्हती व्याख्या एकदम मिळत नसतात व्याख्या हळूहळू हाताला लागतात आणि संस्कृती शोधत राहते की अरे हा हे पाहिजे आता यात हे घाला बरं का आता यात हे असं करत करत व्याख्या तयार होते आणि म्हणून आता आणखीन एक ऐका त्यामध्ये तर तुम्हाला असं कडव्यांची पण उलट पालट आहे म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर जुना दंड काय असा की तुम्ही समजा सप्तशतीचा पाठ करत असला मंत्रात चूक झाली तर पुन्हा पहिल्यापासून म्हणायला लागतं कारण त्याचा क्रम महत्वाचा आहे क्रम जर गेला तर बिघडला काहीतरी तिथं त्यांना काहीच वाटलेलं नाही त्यांनी क्रम बदललाय चक्क आता क्रम बदलणं हे राष्ट्रगीतात झालं तर काय होईल पण तेव्हा खटकलं नाही ही, ही गोष्ट उघड आहे ते गीत ऐकतोय आपण सप्तश